अध्याय एकोणीसावा पृंचवन व्रताचा विधी राजाने विचारले भगवन आपण ज्या पुंचवन व्रताचे वर्णन केले आणि म्हणाला की त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तर आता मी त्याचा विधी जाणू इच्छितो श्रीशुक्क म्हणाले हे प्ंचवन व्रत सर्व कामना पूर्ण करणारे आह पतीची आज्ञा घेऊन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा प्रथम मरुदगणांच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी नंतर संध्याकाळी नंतर सकाळी दात घासून स्नान करावे दोन शुभ्र वस्त्रे धारण करावीत आणि अलंकारही घालावेत प्रातकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी प्रभो आपण पूर्ण काम म्हणून निरपेक्ष आहात आपण सर्व विभूतींचे स्वामी आणि सकल सिद्धी स्वरूप आहात मी आपणास वारंवार नमस्कार करते हे आराध्य देवते आपण कृपा विभूती तेज महिमा आणि वीर्य इत्यादी समस्त गुणांनी नित्ययुक्त आहात म्हणून आपणास भगवान म्हणतात आपण सर्वशक्तिमान शक्तिमान आहात माते लक्ष्मीदेवी आपण भगवंतांची अर्धांगिनी आणि महामाया स्वरुपिणी आहात भगवंतांचे सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात हे महाभाग्यवती जन्ममाते हे महाभाग्यवती जगन्माते आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे मी आपणास नमस्कार करते परीक्षिता अशा प्रकारे स्तुती करून एकाग्र चित्ताने महानुभाव समस्त महाविभूतींचे स्वामी भगवान पुरुषोत्तमांना आणि त्यांच्या महाविभूतींना मी नमस्कार करते आणि त्यांना पूजा सामग्री समर्पण करते या मंत्राने दररोज स्थिर चित्ताने श्री विष्णूंना आवाहन अर्ध्य पाद्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत अलंकार गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य इत्यादी अर्पण करून पूजन करावे जो नैवेद्य शिल्लक राहील त्याने महान ऐश्वर्यांचे अधिपती भगवान पुरुषोत्तमांना उद्देशून मी आहुती देते हा मंत्र म्हणून अग्निमधे बारा आहुती द्याव्यात जो सर्व प्रकारची संपत्ती मिळवू इच्छितो त्याने दररोज भक्तीभावाने भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणांची पूजा करावी कारण तेच दोघेजण सर्व इच्छा पूर्ण करणारे तसेच श्रेष्ठ वर देणारे आहेत नंतर भक्तिपूर्ण मनाने भगवंतांना जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा वरील मंत्राचा दहावेळेला जप करून नंतर या स्तोत्राचा पाठ करावा हे लक्ष्मीनारायणा आपण दोघेजणं सर्व व्यापक आणि संपूर्ण जगाचे अंतिम कारण आहात अव्यक्त ही अव्यक्त प्रकृती आपली मायाशक्ती असून तिचे स्वरूप समजणे अत्यंत कठीण आहे आपण या महामायाचे अधिश्वर आहात आणि आपणच स्वतः परमप्रुष आहात आपणच सर्व यज्ञस्वरूप असून यज्ञक्रिया आणि फळ भोक्तेही आपणच आहात ही देवी तिन्ही गुणांची अभिव्यक्ती असून आपण त्यांना व्यक्त करणारे आणि त्यांचे भोक्ते आहात आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आहात आणि लक्ष्मी देवी शरीर इंद्रिये आणि अंतःकरण आहेत देवी नाम आणि रूप आहेत आणि आपण नाम रूप या दोघांचेही प्रकाशक आणि आधार आहात प्रभू आपली कीर्ती पवित्र आहे आपण दोघेही त्रैलोक्याला वरदान देणारे देना परमेश्वर आहात म्हणून माझ्या मोठमोठ्या आशा आकांक्षा आपल्या कृपेने पूर्ण होत परीक्षित वर देणाऱ्या लक्ष्मीनारायणांची अशी स्तुती करून तेथून नवेद्य बाजूला ठेबावा आणि त्यांना आचमन देऊन पूजा करावी त्यानंतर भक्तिभावाने परिपूर्ण अशा हृदयाने भगवंतांची स्तुती करावी आणि यज्ञावशेषाचा वास घेऊन पुन्हा भगवंतांची पूजा करावी आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना द्याव्या पतीने सुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान मोठी सर्वकामे करीत रहावी पती पत्नीपैकी एकानिखाद कर्म कलि तरी त्याचे फळ दोघांनाही मिळत म्हणून जर पत्नी हे व्रत करण्यास अयोग्य अस्ल तर अत्यंत एकाग्रत पतीन हि अनुष्ठान करावे। हि भगवान विष्णूंच व्रत आह हे व्रत घेतल्यानंतर मधच सोडता कामा नय जो हव्रत घे त्यान दररोज पुष्पमाळा चंदन नैवेद्य अलंकार इत्यादीनी भक्तीपूर्वक ब्राह्मण आणि सुवासिनी स्त्रियांच पूजन कराव तसे भगवान विष्णु की सुधा पूजा करावर भगवंता विसर्जन कर आत्मशुद्धि सर्व इच्छा पूर्ति साथ पास दाखिल नैवेद्या प्रसाद ग्रहण करावा साध्वीस्त्री ने विधिने बारह महीने संपूर्ण वर्षभर या व्रताचरण कर्तिक अमावस्य उद्यापन उपवास पूजन इत्यादि दुसिया दिवसीय प्रतःका स्नान कर नेहमीप्रमाणे श्री विष्णूंचे पूजन करावे आणि तिच्या पतीने पाक पाकयज्ञाच्या विधीने तुपमिश्रीत दुधात शिजवलेल्या भाताच्या बाराच आहुती अग्नीमधे द्याव्यात त्यानंतर ब्राह्मण जेव्हा प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देतील तेव्हा मोठ्या नम्रतेने मस्तक नमवून त्याचा स्वीकार करावा आणि त्यांची अनुमती घेऊन भोजन करावे प्रथम आचार्यांना भोजन द्यावे नंतर मौन धारण करून कुटुंबियांसह स्वत भोजन करावे नंतर हवन करून शिल्लक राहिलि चरू पत्नीला द्यावा तोच प्रसाद स्त्रीला सत्पुत्र आणि सौभाग्य प्रदान करणारा ठरतो जो मनुष्य भगवंतांच्या या पुस्वन व्रताच विधीपूर्वक अनुष्ठान करतो त्याला या जन्मातच त्यान इच्छिलिवस्तू मिळत या व्रताच पालन करून स्त्री सौभाग्य संपत्ती संतती चिरसौभाग्य यश आणि घर प्राप्त करून घेत या व्रताचे अनुष्ठान करणारी कन्या सर्व शुभलक्षणा युक्त असा पती प्राप्त करते। विधवा निष्पाप होऊन वैकुंठ लोकी जाते जिची मुले मरतात ती स्त्री याच्या प्रभावाने चिरायू पुत्रांची प्राप्ती करून घेत धनवान पण अभागी स्त्रीला उत्तम भाग्य प्राप्त होत आणि कुरुप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होत रोगी रोगमुक्त होऊन बलवान शरीर आणि श्रेष्ठ इंद्रिय शक्ती प्राप्त करून घेतो जो मनुष्य मंगलकर्मे किंवा श्राद्धकर्मांच याचा पाठ करतो त्यावेळी देव आणि पितर यांची अनंत काल तृप्ती होते। हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी लक्ष्मी आणि विष्णू संतुष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात परीक्षिता मी तुला मरुदगणांची आदरणीय आणि पुण्यप्रद जन्मकथा ऐकवली त्याचबरोबर दितीच्या श्रेष्ठ पुंचवन व्रताचुद्धा वर्णन ऐकवले अध्याय एकोसावा समाप्त स्कंध सहावा समाप्त हरिओं तत्स्य